पुस्त, आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण चौसष्टावे पुनश्च डेहराडून तुरुंग अलीपूर तुरुंगातील हवा मला मानवेना माझे वजन बरेच घटले आणि कलकत्त्याच्या वाढत्या उन्हाळ्याचाही त्रास होऊ लागला मला चांगल्या चा हवेच्या ठिकाणी बदलणार अशी बातमी उठली होती शेवटी सतरा मे रोजी लपेड बेस्त्रा असा हुकूम होऊन मी त्या तुरुंगातून बाहेर पडलो मला डेहराडून तुरुंगात पाठवायचे ठरले होते इतक्या महिन्यांच्या एकांतवासानंतर संध्याकाळच्या थंड हवेत कलकत्त्याहून मोट्याडे जाताना फार मजा वाटली आणि हवरा स्टेशनच्या भव्य आवारातील गर्दी पाहून अतिशय आनंद झाला बदली झाल्यामुळे मला फार समाधान वाटले मनात म्हटले की आता डोंगराच्या शेजाला आपण जाणार पण आल्यावर पाहतो तो नऊ महिन्यापूर्वीचे डेराडून आता राहिले नव्हते एका स्वच्छ व दुरुस्त केलेल्या गोट्यात माझी सोय करण्यात आली जागा तशी काही वाईट नव्हती पुढ लहानसा वरांडाई होता शक्पन्नास फूट लांबी अंगण होते। मागच्या केफिला ड्रिराडूंमध मिळालिया जागपक्षा ही जागा खात्रीनेच अधिक चांगली होती पण इतर गोष्टी मात्र अधिक चांगल्या नव्हत्या असे मला लवकरच कळून आल आवारा बहतलचा तट जणू काही माझ्या भल्यासाठीच दहा फुटांचा चौदा पंधरा फुटापर्यंत चढवला होता त्यामुळे ज्या टक्कड्या पाण्यासाठी मी उताळी झालो होतो त्यामुळेच दिसत कच्ची झाडांच शेंड़ तवड़ दिसत या तुरुंगात मी तीन पेक्षा अधिक महिने वास्तव्य केले पण मला पर्वतांचे एकदाही दर्शन घडले नाही पूर्वीप्रमाणे तुरुंगाच्या दारासमोर फैऱ्या मारण्याची परवानगी नाकारण्यात आली अधिकाऱ्यांचे मनने असे पडलेले की माझ्या खोडीपुढचे अंगण फिरावयास पुरेसे आह हे आणि इतर नवे निर्बंध मोठे निराशाजनक होते त्यांचा मला जाच वाटू लागला माझा उत्साह पार मावळला आणि अंगणातल्या अंगणामध्ये जो काही थोडाफार व्यायाम करता यासारखा होता तोही मला करावासा वाटेना इतका एक लेपना मला पूर्वी कधीच वाटला नव्हता या एकांत वासाचा अनिष्ट परिणाम माझ्या मनावर होऊन माझे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडून गेले केवळ काही याडांच्या अंतरावर भिंतीच्या पलीकडे नवोन्मेष आणि सुगंध थाटला आहे हरित आणि सुखस्पर्शी भूमी पसरली आहे लांबवर पसरलेली शोभा विलसत आहे हे असले तरी ते सर्व माझ्या कक्षे पलीकडे होते त्या तटबंदीकडे सारखे पाहून माझे डोळे दमवून गेले सुस्त झाले मला एकट्यालाच एकीकडे ठेवलेले असल्यामुळे तुरुंगातील माणसांच्या नेहमीच्या हालचाली देखील दृष्टीस पडेन सहा आठवड्यानंतर पावसाळा सुरु होऊन मुसळधार पाऊस पडू लागला पहिल्याच आठवड्यात बारा इंच पाऊस झाला हवा बदलली आणि नवजीवनाच्या हालचालीची चाहूल ऐकू येऊ लागली हवेत येऊन श्रीराला हायसे वाटू लागले पण मनाचे अथवा डोळ्यांचे सांत्वन होईना मधून मधून माझ्या आवाराचा लोखंडे दरवाजा उघडून वॉर्डर आत येई अथवा बाहेर जाई तेव्हा काही थोडे क्षण बाहेरशा जगाचे ओझळते दर्शन मला घडत अस हिरवीगार शेते आणि हिरवीगार झाडे त्यांचा दोन चमकदार रंग आणि त्यांच्यावर मोत्यांप्रमाणे चमकणारे ते पावसाच थेंब पण हे दृश्य क्षण दोन क्षण दिसून विजेच्या सळीप्रमाणे लग दिशे होई दरवाजा सताड असा कधीच राहत नसे मी पास असलो म्हणजे दरवाजा पूरा उघडू नये अशी ऑर्डरांना ताकी झालेली असावी बाहेरच्या प्रसन्न सृष्टीच्या क्षणिक दर्शनामुळे मला फारसा आनंद होत नसे ते दृश्य डोळ्यासमोर चमसमले की मनाला घराची ओढ लागून अंतकरण व्याकोवे म्हणून दरवाजा उघडला की मी बाहेर पाहण्याचेच टाळत असे परंतु बाझ्या मनाला विषणता प्राप्त झाली त्यात वास्तविक तुरुंगाचा काहीच दोष नव्हता तेथील वातावरणामुळे ती भरपडली इतकेच बाहेरच्या घटनांचा माझ्या मनावर अरिष्ट परिणाम घडून आला होता कमला आजारी होती आणि राजकारणाविषयी मनाला चिंता लागून राहिली होती कमला पुनरपी जुन्या आजाराच्या तावडीत सापडलेली आहे याची मला कल्पना येऊन चुकली होती मी जवळ असतो तर तितकाच फेर पडला असता डेराडून लिपरपेक्षा निराळी व्यवस्था होती तेथे मला दैनिक वृत्तपत्र मिळत असल्याकारणाने राजकीय व इतर घडामोडींशी मला संबंध ठेवता जवळजवळ तीन वर्षांच्या अवधीनंतर पार्टनेला ऑल इंडिया काँग्रेस समितीची बैठक भरली तिथे झालेल्या विचारविनिमयासंबंधीची बातमी वाचून मला विषाद वाटला हिंदुस्थानात आणि जगात इतक्या घडामोडी झालख्या असून देखील या पहिल्या बैठकीच्या प्रसंगी परिस्थिती सूक्ष्मपणे निरखून व सविस्तर विचारविनिमय करून जुन्या चाकरीतून बाहेर पडण्याचा काहीच प्रयत्न होऊ नये याचे मला आश्चर्य वाटले गांधीजींची जुनी हुकुमशाही अद्याप कायमच आहे असा मला दुरुन तरी खरा तुम्हाला माझे नेतृत्व हवे असेल तर माझ्या वाटी तुम्हाला पत्करल्या पाहिजेत हे त्यांचे उद्गार त्यांचे म्हणणे ठीकच होते म्हणा कारण त्यांना तर सोडावायचे नाही आणि उलट त्यांनीच आपल्या ठाम समुद्र पाणी सोडावे अशी अपेक्षा धरावायची हे कसे जुळणार पंचरच्या वादव्याद होऊन धोरण ठरण्याऐवजीवरूनच सर्व शिजून यावे असा प्रकार फार माजला होता दुसऱ्यांच्या मनाचा कब्जा घेऊन पुन्हा लोकच दुबळे आहेत अशी तक्रार सांगण्याची जी। गांधीजींची रीत काही औरच आहे त्यांना लाभलीत की सामुदायिक निष्ठा क्वचितच कोणाला लावली असेल अशी स्थिती असता त्यांनी घालून दिलेल्या उच्च पायरीपर्यंत लोकांची उडी पोसली नाही म्हणून लोकांना दोष देण योग्य दिसत नाही पाटण्याच्या बैठकीला तर ते शेवटपर्यंत हजर देखील राहिले नाहीत त्यांना आपला हरिजान दौरा चालवायचा होताना जरा झटपट काम आणि वर्किंग कमिटीने पुढे मांडलेले ठराव चढाचड पास करा असा आदेश ऑल इंडिया काँग्रेस समितीला देऊन तिघून गेले फार वेळ चर्चा चालवून अधिक चांगला निष्कर्ष निघाला नसता असे ही कदाचित असेल सभासदांचा गोंधळ उडालेला होता कोणालाही नीट निहात नव्हते आणि टिका करावेला, बरेच जण तयार असले तर विधायक सूचना जवजव, कोणीच केला नाहीत त्या काळच्या परिस्थितीत असे होणे साहजिकच होते कारण निरनिराळ्या प्रांतातील पुढाऱ्यांच्या खांद्यावर लढ्याचा भार नित्य पडलेला असल्यामुळे त्यांच्या शरीराला थकवा आणि मनाला मरगळ आली होती कायदेभंग थांबवला पाहिजे एवढी अंतुक्षी कल्पना आलेली असली तरी पण पुढे काय पाटण्याला दोन तट पडले कायदेमंडळातून केवळ सनच्छीर चळवळ करीत रहावे अशी एकाची इच्छा होती तर समाजवादी मार्गपद्धतीचा स्वीकार करावा अशा तऱ्हेची अस्पष्ट कल्पना दुसऱ्या गटाच्या मनात होती बहुसंख्य सभासद असे होते की जे ना तळ्यात मळ्यात सनच्शीर मार्गाकडे परतून जावे हे बरे वाटेना इकडे समाजवादाची थोडीशी भीती वाढत होती व वा आपल्यात दुही माजवणाऱ्या गोष्टी समाजवादाच्या तत्वज्ञानामुळे येतील अशी शंकाही मनात डोकावत होती पण त्यांच्यापाशी एकही विधायक कल्पना नव्हती हो त्यांच्या साऱ्या आशेचे व श्रद्धेचे स्थान म्हणजे गांधीजी तेव्हापूर्वीप्रमाणे याही खेपेला ते, ते गांधीजींना शरण गेले व त्यांचे मणे पुष्कळजनांना मान्य नसले तरी गांधीजींच्या मागोमाग जाण्याचे त्यांनी ठरवले नेमस्त सनच्छर गटाला गांधीजींचा पाठिंबा मिळाल्यामुळे यामधल्या गटाला वर्किंग कमिटीत व काँग्रेसमध्ये महत्वाचे स्थान प्राप्त झाले या साऱ्या गोष्टी अपेक्षित अशाच होत्या पण या प्रतिगामी वृत्तीने मला कल्पना नव्हती इतक्या मागे काँग्रेसला रेटत नेले असहकारिता सुरू झाल्यापासूनच्या गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस फुडाऱ्यांच्या भाषेत सनक्षिरपणाचा इतका अतिरेक झालेला माझ्या पाण्यात नाही स्वराज्य पक्षसुद्धा अशा पराभूत मनस्थितीतून उदयास आला होता पण त्याची भाषा देखिल या नव्या फुडाऱ्यांच्या भाषेहून कितीतरी प्रगतीपर असे शिवाय स्वराज्य पक्षातील थोर नेत्यांप्रमाणे कोणी नेतेही नव्या गटाला लाभले नाहीत सरवळीत भाग्य आणि धोक्याचे म्हणून जे लोक इतके दिवस लांब उभे राहिले होते तेच आता भरावर आत घुसून मानाच्या जागा पटकावू लागले काँग्रेसवरील बेकायदेशीरपणाचा शिक्का सरकारने पुसून टाकल्यावर ती पुन्हा कायदेशीर संस्था बनली परंतु तिच्याशी संबंध व तिला दुय्यम अशा सेवादल व किसान सभा यांच्यासारख्या अनेक संस्था बेकायदेशीर राहिल्या होत्या त्यापैकी प्रमुख म्हणजे सरहद्दीतील खुदाई खिदमतगार ही संस्था होय कायदेभंग थांबला तरी कायदेभंगासाठी अस्तित्वात आणलेले सर्व खास कायदे सरकारने जारी ठेवले व शेतकरी संघ व मजूर संघ यांना दडपून टाकण्याची विशेष दक्षता ठेवण्यात येऊ लागली आणि विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे जमीनदारांनी व तालुकेदारांनी आपापल्या संघटना कराव्यात असा मतप्रचार करण्यासाठी खुद्द बडे बडे अधिकारी बाहेर पडले व त्यांच्या संघटनांना सर्वतरेच्या सवलती देण्यात येऊ लागल्या संयुक्त प्रांतातील अशा प्रकारच्या दोन संघटनांची वर्गणी सरकारी कामदाराकडून सारा व खंड यांच्याबरोबर गोळा करण्यात येत असे हिंदू अथवा मुसलमान यापैकी कोणाच्याही जातीय संघटनांचा पक्षपात मी केलेला नाही पण एका प्रसंगामुळे हिंदू महासभेविषयी माझ्या मनात फार चीड झाली लाल लालडगलेवाल्यांची संघटना बेकायदेशीर ठरवली हे ठीक केले म्हणून सरकारची पाठ ठोपाटण्याचा रिकाम टक्कडा उद्योग महासभाव्या एका चिटणीसांनी करावा याच मला मोठे आश्चर्य वाटले नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न बाजूस ठला तरी गेल्या लढ्याच्या वेळी स्रद्ध लोक अत्यंत शिस्तीनं वागले ही गोष्ट मशूर आह अखेर हिंदुस्थानात उमद्यातला आणि शुरातला शूर म्हणून नावाजल खान अब्दुल कफार खान यांच्यासारखा त्यांचा पुढारी त्यावेळी विना चौकशी तुरुंगात होत जातीय पक्षपाताची मंजल याहून पलीकडे जाणे शक्य आहे काय हिंदू महासभेचे प्रमुख या याबाबतीत आपल्या सहकार्याला ताबडतो कान पिचक्यात येतील अशी माझी अपेक्षा होती पण एकाही फुडाऱ्यांनी त्याबाबतीत चकार भ्र काढलेला मला आढळला नाही हिंदू महासभेच्या चिटणीसांच्या या पत्रकाचा मला फार राग आला पत्रक तर किडके होतेच पण देशातील नव्या परिस्थितीचेही ते निदर्शक आहे असं मला वाटले त्या उन्हाळ्यात एके दिवशी दुपारी माझा लागला असता मला एक विलक्षण स्वप्न पडले अब्दुल गफार खानवर चौबाजूंनी हल्ला होत असून मी त्यांचे संरक्षण करण्याची शिकस चालवली होती जाग आली तेव्हा अगदी थकून गेल्याप्रमाणे मला वाटले मन खिन्न झाले होते आणि उशी अश्रूंनी भिजून निघाली होती हा सर्व प्रकार मोठा आश्चर्यजनक होता कारण जागेपणी मी कधीच असा भावनाविवल होत नाही त्यावेळी माझे मनस्वास्थ्यही बिघडलेलेच होते मला स्वस्त झोप लागत नसे आणि तरेतरीचे स्वप्ने पडत माझ्या बाबतीत हा नवाच प्रकार होता कधीकधी मी झोपेत ओरडत असे, एकदा मी नेहमीपेक्षा बराच मोठ्याने झोपेत ओरडलो असलं पाहिजे कारण मी खडबडून जागा होऊन पाहतो तो माझ्या आठवणाशी दोन वॉर्डर सचिंद उभे असलेले दिसले माझा गळा कोणीतरी दाबत असल्याचे मी स्वप्नात पाहिले याचवेळी काँग्रेस वर्किंग कमिटीने केलेल्या एका ठरावामुळे माझ्या मनाला खेच झाला खाजगी मालमत्तच्या जप्तीविषयी व वर्गकलाहाविषयी जी स्वैरभाषा वापरण्यात येत आह तिला अनुलक्षण हा ठराव पास करण्यात येत आहा असल हो न्यायकारणाशिवाय खासगी मालमत्ता जप्त करण्याचा अथवा वर्गकलहाचा पुरस्कार करण्याचा कराचीच्या ठरावाचा आशय नाही त्याचप्रमाणे मालमत्तेची जप्ती व वर्गकलह हो या गोष्टी काँग्रस्तिया अहिंसा धर्माच्या विरुद्ध आह असे वर्किंग कमिटीच मत आहा असं या ठरावामार्फत काँग्रस्तवाल्यांच्या निदर्शनास आणण्यात आल होत ठरावाची भाषा भोंगळ होती आणि ठराव तयार करणाऱ्यांच्या मनात वर्गकलह म्हणजे काय याविषयी अज्ञान वसत असावी ही गोष्ट त्यावरून उघड होती नव्या स्थापन झालेल्या काँग्रेस समाजवादी पक्षावर या ठरावाचा रोख होता हे स्पष्ट दिसत होते या नव्या गटाच्या कोणत्याही जबाबदार पुढाऱ्याने जप्तीची जब भाषा वापरली नव्हती सध्याच्या समाजात वर्गकलह विद्यमान आहे असा उल्लेख मात्र वारंवार करण्यात येईल वर्किंग कमिटीच्या ठरावाचा झोक असा होता की वर्गकलहाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला काँग्रेसचा साधा सभासद होणेही शक्य नाही काँग्रेस समाजवादी झाली अथवा ती खासगी मालमत्तेच्या विरुद्ध आहे असा आरोप कोणीही केलेला नव्हता काँग्रेसमधील काही सभासदांची मते मात्र तशा प्रकारची होती पण था ही तप्पर अशा लोकांना काँग्रेससारख्या देशव्यापी संस्थेच्या सामान्य सभासदातही थारा मिळणार नाही असे दिसू लागले काँग्रेस ही राजापासून रंकापर्यंत सर्व गटांचा व हितसंबंधाचा समावेश असणाऱ्या अखिल राष्ट्राची संस्था आहे वा असे वारंवार सांगण्यात येते व अशा प्रकारचा दावा राष्ट्रीय चळवळीच्यातर्फे पुष्कळदा करण्यात येतो ही चळवळ राष्ट्रातील बहुसंख्य लोकांची प्रतिनिधी आहे व सर्व तर्हेक्कासंबंधाचे कल्याण व्हावे असे तिचे उद्दिष्ट आहे इतकाच बहुधा त्यातील मतीतार्थ असावा परंतु हा आग्रह आपात असमर्थनीय आहे कारण कोणती राजकीय संघटना परस्परविरोधीही संबंधाचे प्रतिनिधित्व पत्करू म्हणेल तर तिला बिलबिलीत आणि अर्थशून्य अशा फाफट पसाराचे स्वरूप प्राप्त होऊन तिच्यात कोणतेही वैशिष्ट्य अथवा ठळकपणा उरणार नाही काँग्रेस म्हणजे निसंदिग्ध ध्येय असलेला सत्ता संपादनाच्या तत्वज्ञानाप्रमाणे आचरण करणारा व राष्ट्रीय हितार्थ सत्तेचा उपयोग करण्याची मनिषा बाळगणारा पक्ष आहे असे तरी म्हणावे किंवा काँग्रेस म्हणजे उदार मतवादी भूतदयाप्रेरित विशिष्ट दृष्टिकोन नसलेली आणि सर्वेपी सुखीनं संतू हे ध्येय व वाक्य मानणारी संस्था आहे असे त्यांनी मान्य करावे तिचे ध्येय व तिचे तत्वज्ञान ज्यांना सामान्यत मान्य आहे त्यांची स्त्री प्रतिनिधी बनणे शक्य आहे ज्यांचा त्याला विरोध असेल त्यांना अराष्ट्रीय वा समाजविरोधी आणि प्रतिगामी देखून स्वतःचे तत्वज्ञान प्रस्थापित व्हावे म्हणून त्यांच्या प्रतिष्ठेला पायबंद घालण्याकरता अथवा त्यांचे उच्चाटन करण्याकरिता काँग्रेसला खटपट करावी लागेल राष्ट्रीय साम्राज्य विरोधी सामाजिक विरोधांना चेतना मिळत नसल्याकारणाने तिच्यामार्फत विस्तृत अशा प्रमाणावर एकमत करणे शक्य होईल हे निश्वित आणि म्हणून तर हिंदुस्थानातील बहुसंख्य लोकांचे हितसंबंध कमी अधिक प्रमाणात काँग्रेसमध्ये प्रतिबिंबित होऊन फक्त साम्राज्यविरोधाच्या बाबतीत ऐकमत असलेले सगळे परस्पर भिन्न गट काँग्रेसकडे आकर्षित झाले होते तथापि साम्राज्यविरोधाच्या बाबतीत देखील भिन्न भिन्न गटांचा वेगवेगळ्या मुद्यावर भर असलेला दिसूनही परंतु साम्राज्यविरोधाच्या मूलभूत प्रश्नांवरच ज्यांची मतभिन्नता होती ते तात्र काँग्रस्त बाहार राहिल व कमी अधिक प्रमाणात त्यांनी सरकारशी सहकार्य सर केले, अशा प्रकारे एकमात मिसळून गिखि गटांच्या एका कायमच्या सार्वपक्षीय परिषदेच स्वरुप काँग्रस्तिला प्राप्त झालख व एका ध्यावधी श्रद्धेम् आणि गांधीजींसारख्या पुरुषाच्या थोरवीम् हि सर्व गट सूत्रबद्ध होऊन राहिल आह वर्ग कलासंबंधीच्या आपल्या ठरावाचा खुलासा करण्याचा प्रयत्न वर्किंग कमिटीन तद्नंतर क्लि त्या ठरावातील शब्दांपेक्षा अथवा आशयापेक्षा काँग्रेसची जी वृत्ती त्यात पुन्हा एकवार प्रदर्शित दिसली तिचे महत्व होते मध्यवर्ती कायदेमंडळाच्या आगामी निवडणुकीच्या वेळी धनिकांची मते मिळवण्याची इच्छा मनात बळगणाऱ्या सनदशीर गटाच्या प्ररिनिच तो ठराव करण्यात आला हघड दिसत होत्यांच्या आग्रहामुळे काँग्रेस अधिकाधिक नेमस्त होत चालली होती व नमस्त पुराणप्रिय गटांना आपल्याकड़ वळवण्याची खटपट सुरु होती जे पूर्वी काँग्रेसच्या विरुद्ध गेले व कायदेभंग चालू असता सरकारला सामील झाले त्यांच्याविषयी बोलताना मोठे सौजन्याचे उद्गार निघू लागले हा समेटाचा आणि अंतकरण पालटाचा प्रयोग सुरू असता काँग्रेसमधील भानकुदळ आणि ममोभेदक अशा जहाल गटाची मोठी अडचण भासू लागली आणि वर्किंग कमिटीच्या ठरावावरून व काही व्यक्तींच्या उद्गारावरुन असे दिसू लागले की जहाल गटाने कितीही ओरवाडले तरी कार्यकारी मंडळ आपल्या नव्या धोरणापासून परावृत्त होणे शक्य नाही जहालगट समदारपणाने वागला नाही तर बकोटीला धरून काँग्रेसमधून त्यालाच बाहेर काढून लावण्यात येईल काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाने जो जाहीरनामा काढला त्यातील कार्यक्रमा इतका बुजरा आणि निवडा कार्यक्रम काँग्रेसने गेल्या पंधरा वर्षात कधीच मंजूर केला नसेल गांधीजींव्यतिरिक्त अनेक प्रसिद्ध अशी काँग्रेस फुडाऱ्यांमध्ये होती त्यांनी राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्यात उत्तम प्रकारची कामगिरी बजावली असून त्यांच्या प्रामाणिकपणाची आणि निर्भयपणाची तारीफ सर्व देशभर होत असे परंतु या नव्या धोरणामुळे काँग्रेस फुडाऱ्यांच्या दुसऱ्या वर्गात फार काय पण पहिल्या वर्गात देखील अशी अनेक माणसं येऊन बसली की त्यांना ध्येयवादी म्हणण्याची पंचायत पडावी काँग्रेसमध्ये पुष्कध्येयवादी लोक होते ही गोष्ट खरी परंतु या धोरणामुळे स्वार्थ साधू व सनिसाधू लोकांना आपले सोळे भांडे आत टाकण्यास अधिक सवय सापडली गांधीजींसारखी अगम्य गहर व्यक्ती वगळली तर बाकीच्या काँग्रेसचे स्वरूप दुरंगी असावे असे वाटू लागले राजकीय प्रश्नांच्या बाबतीत कंपूशाही स्वरूपाचा एक गट तयार होत चालला होता व दुसऱ्या गटाला धर्मवश आणि भावनावश होऊन टाळ कुटणाऱ्या भजनी मंडळाचे स्वरूप येत चालले होते कायदेभंग व त्यातून निघालेल्या चळवळी यांना दडपून टाकण्याचे आपले धोरण यशस्वी झाले म्हणून वाटणारा विजयानंद सरकार कोणताही आडपडदा न ठेवता व्यक्त करीत होते हिंदुस्तानला जडत चाललेला एक राजकीय रोगच जणू काय सरकारने कापून काढला होता आणि या शस्त्रक्रियेमुळे रोगी जिवंत राहतो की मरतो याबद्दल इतक्यातच फिकर करण्याचे कारण नव्हते हो काँग्रेस काही अंशी वटणीवर आली असली तरी दडपशाहीच तेज धोरण थोडा फेरफार करून पुढे चालू ठवण्याचा सरकारचा निश्चय झाला होता मूलभूत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तो राष्ट्रीय धोरणात झालेले असले चढउतार अस्थायी असतात तेव्हा आपण आपली लगाम सैल सोडली तर राष्ट्रीय चळवळीची वाढ पुढारपी फार झपाट्याने होईल ही गोष्ट सरकार ओळखून होती कदाचित त्यांचा असाई समज असावा की काँग्रेसमधील अथवा शेतकरी कामगार्यातील अधिक जहाल माणसाला दडपण्याचे कार्य असेच पुढे चालू ठेवले तरी काँग्रेसमधील अधिक नेमस्त ऋतीच्या फुडाऱ्यांची मणी फारशी नाराज होणार नाही डेराडून तुरुंगातील माझ्या वळण हे अशा प्रकारचे होते बाहेरच्या प्रसंगांचे साक्षात संबंध नसल्यामुळे त्याबद्दल ठाम मते बनवावीत अशी माझी परिस्थिती नव्हती अलीपूर तुरुंगात संबंध अजिबात तुटला होता डेराडूनच्या तुरुंगात सरकार मान्य अशा वर्तमानपत्रातून पक्षपाती व कधी कधी एकतर्फी बातमी तरी मला मिळत असे माझ्या बायाच्या सहकार्यांशी माझा संबंध राहिला असता व परिस्थितीचा अधिक बारकाईने अभ्यास करता आला असता तर माझी मते कदाचित जरा नियाळी झाली असते वर्तमान काळाविषयी मन नावमेल झाल्यामुळे माझ्या सार्वजनिक आयुष्याच्या प्रारंभापासून हिंदुस्थानात झालेल्या राजकीय घडामोडी संबंधी मी विचार करू लागलो आम्ही केले योग्य होते कितीसे चूक होते मी माझे विचार जर लिहून काढले तर ते अधिक सुसंगत व उपयुक्त होतील अशी कृपना माझ्या डोक्यात आली आणि मन एका निश्चित कार्यामध्ये गुंतून राहिल म्हणजे त्याला विरंगुळा मेल असे वाटले म्हणून एकोणीसशे चौतीसच्या जून मध्ये हे आत्मचरित्रपर कथानक लिहावायस घेतले लहर लागली की लेखणी उचलावी असले आह पुष्कळदा अशा वेळा आल्या की लिहिन याची वानछाच होऊ नय तीनदा महिन्या महिन्यांचे खंड पडले परंतु मी काम तसेच पुढे रेटले, आणि आता या वैयक्तिक प्रवासाच्या अखेरच्या मुक्कामाची वेळ जवळ येत चालली आहा विषणतेच्या छाया मनात दाटलया असताना व वा भावनांची वादळी मनात उठली असताना यापैकी बहुत लेखन झाल आहा त्याच प्रतिबिंब कदाचित माझ्या लखनातही उमटलि असहाय्य होत म्हणूनच वर्तमानकाळातील दगदगीतून माझी बऱ्याच अंशी सुटका झाली लिहित असताना वाचकांचा विचार माझ्या मनात क्वचितच येत अस मी स्वतःशीच बोलत होतो स्वतःच प्रश्न मांडत होतो व स्वतःच्या समजुतीसाठी त्यांची उत्तरेही पण मीज देत होतो या उद्योगापासून कधीकधी माझे मनोरंजनही होईल आपणाला शासनासुद्ध विचार करता यावा अशी माझ्या मनाची आकांक्षा असल्याकारणाने हि गत इतिहासाचोचन स्वतःला उपयुक्त होईल असं मला वाटल जुलै महिन्याच्या अखेरीला कमलाची प्रकृती झपाट्यानिबिडू लागली आणि थोड्याच दिवसात मोठा निर्वाणीचा प्रसंग उद्भवला अकरा ऑगस्ट रोजी मला एकाएकी ढराडून मधून काढून पोलिसांच्या पहाऱ्यात अलाहाबादला पाठवण्यात आल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अलाहाबादमधील प्रयाग स्टेशनवर आम्ही पोहोचलो तेव्हा आजारी पत्नीची भेट घेण्यासाठी तुम्हाला काही काळ सोडण्यात येत आहे असे डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेटने कळवले मला अटक झाल्याला त्या दिवशी बरोबर सहा महिने होऊन गेले होते